अध्याय तीनशे सत्तावीसावा शुकांचे व्यासाकडे पुनरागमन हिमालय वर्णन भीष्म सांगतात याप्रमाणे जनकराजाचे भाषण ऐकून सर्व संशय दूर झाल्यामुळे अंतःकरणाची शुद्धता पावलेले शुकमुनी बुद्धीद्वारा आत्म्याला ओळखते झाले आणि आत्मारामाचे ठिकाणी दंग होऊन सर्व बाह्य विषयापासून त्यांची चित्तवृत्ती परावृत्त झाली जनताच्या उपदेशाने त्याचा उद्दिष्ट हेतू सफल झाल्यामुळे त्यांना परमसंतोष होऊन त्यांचे चित्ताची खळबळ नाहीशी झाली मग आपली कालव्य आणखी कालव्य न करता वायुवेगाने अंतरिक्षातून उत्तर दिशेने ते हिमालय पर्वताकडे जाव्यास निघाले यात सुमारास सिद्ध व चारण यांच्या वास्तव्याने भूषित झालेल्या हिमावत पर्वताला भेटण्याचे उद्देशाने नारद ऋषी निघाले होते अप्सरा समुदायाने युक्त वो शांत स्वराल पाणी गजबजलेल्या त्या नगराजावर हजारो किन्नर आणि भृगराज मुदगू कारंडव खंजरीट विचित्राकृती जीवजीवक इत्यादी विविध पक्षी शेकडो प्रकारचे केकारव करणारे विचित्र मयूर राजहंसांचे थवे व कृष्णवर्ण कोकिला इत्यादिकांचे वास्तव्य असून पक्षीराज गौड आपल्या अधिष्ठानाने नेहमी त्या पर्वतश्रेष्ठाला अलंकृत करीत होता चौघे लोकपाल व ऋषी समूहांसह सर्व देव लोकांचे कल्याण करण्याच्या बुद्धीने नित्य त्या हिमालयाचा आश्रय करतात महात्मा विष्णूंनी पुत्रप्राप्तीसाठी याच पर्वतावर तपश्चर्या केली तेथेच सुरसेनेचे नायक कुमार कार्तिक स्वामी यांनी बालदिशेत असताना एक शक्ती पृथ्वी तलावर रोहून तिन्ही लोकांना अवमानपूर्वक असे म्हटले की जो कोणी त्रैलोक्यात मजपेक्षा श्रेष्ठ असेल ज्याला ब्राह्मण प्रिय असतील जो कोणी माझ्यासारखा वेद व ब्राह्मण यांचा भक्त आणि पराक्रमी असेल त्याने पुढे होऊन ही माझी शक्ती उपटून काढावी अथवा निदान हलवावी तरी ही गर्भोक्ती ऐकून हे कार्य कोण करील अशी तिन्ही लोकांना चिंता उत्पन्न होऊन फार दुःख झाली त्या समयी सर्व असुर राक्षस व देव यांची इंद्रिय व मन गोंधळून गेली आहेत असे जेव्हा भगवान शुद्धात्मा विष्णू याने अवलोकन केले तेव्हा या प्रसंगी काय करणे सुविहित आहे याचा विचार करून त्या पुरुषोत्तमाने कुमाराची गर्भोक्ती सहन न झाल्यामुळे अग्निज्वार अग्निज्वालेसारखी प्रखर दृष्टी कार्तिक स्वामीकडे फेकून त्या जळजळीत शक्तीला हात घातला आणि उजव्या हाताने ती गदगद हलवली याप्रमाणे महासमर्थ श्री विष्णू ती शक्ती हलवू लागली तेव्हा पर्वत रानेवने इत्यादिकांसह सर्व पृथ्वी कंपायमान झाली पण कार्तिकेयाने पुरलेली शक्ती उपटून काढण्याचे काही सामर्थ्य का अंगी असतानाही फक्त तिला हलवून प्रभूने स्कंद राजाचा मान ठेवला याप्रमाणे ती शक्ती हलवून भगवान प्रल्हादाला म्हणाले की कार्तिकेयाचे सामर्थ्य अवलोकन कर दुसऱ्या कोणाचेही हातून अशी करणी व्हावयाची नाही हे बोलणे सहन न झाल्यामुळे ती शक्ती उपटण्याचा निश्चय करून प्रल्हादाने ती हातात घेतली परंतु त्याच्याने ती शक्ती अणुरेणूर अलीकडे पलीकडे सुद्धा होईना तेव्हा तो हिरण्य कशुपूचा बालक मोठ्याने ओरडला व मूर्छा येऊन गिरीशिखरवारावर विफल होऊन धाडकन भूमीवर पडला बाभारे याच नवोत्तमाच्या उत्तर बाजूला जाऊन वृषवाहन शंकरांनी उग्र तपश्चर्या केली त्यांच्या आश्रमाचे सभोवार दैदिप्यमान अग्नी पसरला असल्यामुळे दुराचारी लोकांनाच काय पण यक्ष राक्षस व दान यांना देखील त्या आदित्य पर्वतावर जाणे दुर्घट आहे त्या पर्वताचा विस्तार दहा योजने असून सभोवती अग्निज्वालांचे कडे आहे तेथे एका पायावर उभे राहून ज्ञाते महादेव दिव्य सहस्त्र वर्षेपर्यंत तपाचरण करीत होते आणि त्यांना येणाऱ्या विघ्नांचे निवारण करीत महासमर्थ भगवान अग्नि स्वत तेथे जागरूक होता व उग्र तपाचरणात मग्न झालेल्या महादेवांच्या तपश्चर्येने सर्व देवांना ताप देत होता याच हिमालयाच्या पूर्वदिशेला एका निर्जन कड्यावर महातपस्वी पराशरसूत व्यास हे सुमंतू महाभाग वैशंपायन विशालबुद्धी जयमिनी आणि तपस्वी पैल या आपल्या चौघा शिष्यांना वेद शिकवित होते ज्या ठिकाणी तपोनिष्ठ व्यासमुनी शिष्यांसह बसले होते तो आपल्या पित्याचा उत्तम व रमणीय आश्रम आकाशातील सूर्याप्रमाणे उज्ज्वल असलेल्या शुकांनी अवलोकन केला तेव्हा व्यासांनीही दिवाकरासारखा तेजस्वी व अग्निप्रमाणे प्रखर असा आपला पुत्र आपल्याकडे येत आहे असे पाहिले तो योगाचरणात निमुख झालेला महात्मा शुक वृक्ष पर्वत व अन्य विषय याना स्पर्श न करता धनुष्याच्या दोरीपासून सुटलेल्या तीराप्रमाणे अंतरिक्षातून चालला होता पित्या सन्निधी येत्या क्षणीच त्या अरणी संभव शुकांनी मस्तक ठेवले नंतर विहितोपचारपूर्वक दुसऱ्या गुरुजनांना भेटून शुकमुनींनी पित्याला मुदित मनाने जनक राजापाशी झालेला इथंभूत संवाद निवेदन केला पुढे एके दिवशी राजा वीर्यशाली पराशारण पुत्र मुनिश्रेष्ठ व्यास हिमालय पर्वतावर आपल्या शिष्यांना व पुराला वेदाते शिक्षण देत कालक्रमणापुण शांतचित्त व जितेंद्र तेव्हा सांगवेदांमध्ये पारंगत झालेल्या तपोनिष्ठ व्यास शिष्यांनी हात जोडून नम्रतेने आपले गुरुला असे म्हटले शिष्य म्हणाले आपले कृपाप्रसादाने आम्ही महातेजाने युक्त झालो असून ही जाले है। आता, आपल्या आपल्या पासून, एक गिष्या श्रवण करषि व्यास वत्स हो मी तुमसे का प्रिय क्या अभी तुम्हारी इच्छा है ते बोला राजा गुरु से वाक्य श्रवण कर ते शिष्य मुदित झाले व फिरून हात जोडून प्रणाम प्रणामपूर्वक त्या सर्वांनी मिळून असे उत्तम भाषण केले हे मुनिश्रेष्ठ गुरुवर्य आपण प्रसन्न झाला आहात त्या अर्थी आम्ही धन्य आहोत भगवन आपल्यापासून एवढाच वर मिळवण्याची आमची इच्छा आहे की आम्ही चौघे शिष्य व पाचवा आपला पुत्र शुक एवढ्यांनाच वेद यावे याप्रमाणे साध्या शिष्याची आमच्या प्रमाणे वेद पारंगतेत ख्याती होऊ नये हे आपल्यापाशी आमचे मागणे आहे हे महर्षे कृपा करून एवढी आमची विनंती मान्य करा वेद शिकण्यास पात्र कोण शिष्यांचे हे भाषण ऐकून घेतल्यावर परलोकी श्रेष्ठ गती मिळेल याचे सदाचिंतन करणारे वेदार्थ ज्ञाते बुद्धिमान व धर्मात्मे पराशरसूत व्यास यांनी आपल्या शिष्यास उद्देशून धर्माज्ञे अनुसरून व कल्याण करून असे भाषण केले ते म्हणाले ब्रह्मलोकामध्ये चिरकाल राहाव्यास मिळावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वेदाज्ञा ऐकण्याविषयी उत्कंठित असेल अशा ब्राह्मणाला नेहमी वेद सांगावे तुमच्यासारखे पुष्कळ वेदवेते भावे या हेतूने अनेक शिष्य करून तुम्ही वेदांचा प्रसार करा ज्याची शिष्य होण्याची इच्छा नाही अशा व्रतहीन दुरात्म्याला वेद शिकू नये शिष्य करताना त्यांचे अंगी कोणते गुण अवश्य पाहिजेत ते मी आता सांगतो ते नीट लक्ष देऊन ठेवा ऐका शिष्याच्या चारित्र्याची पारख केल्यापासून गुरूने कोणासही विद्या सांगू नये सावून तोंडून व सुलाखून जशी शुद्ध शोण्याची परीक्षा करतात तशी कुल शील व गुण पाहून शिष्य होऊ इच्छिणाऱ्याची कसोटी घ्यावी न सांगण्यासारख्या अथवा ज्यापासून वाईट परिणाम होण्याचा संभव आहे अशा गोष्टी शिष्यांना कधीही सांगू नयेत विद्यार्थ्याची ग्राहकता व मेहनत यांच्या मानाने त्याला विद्या येते सर्व अडचणीतून मुक्त होऊन अखिल शिष्य कृतार्थ भावे अशी माझी इच्छा आहे म्हणून ब्राह्मणांना पुढे करून चारही वर्णांना वेदज्ञान ऐकण्यास हरकत नाही वेदाध्ययन सांगण्याची रीती या प्रकारची असून सर्व धर्मांमध्ये वेदाध्यापन धर्म श्रेष्ठ आहे असे स्मृतीमध्ये सांगितले आहे देवांचे स्तवन करण्याच्या हेतूने ब्रह्मदेवाने वेद उत्पन्न केली बुद्धिभ्रंशामुळे जो वेदपारंगत ब्राह्मणांची निंदा करील त्याला ब्राह्मणाच्या अधिक्षेपाच्या पातकामुळे कदापि जय यावयाचा नाही जो धर्माज्ञेला धाव्यावर बसून या नियमांच्या उलट वेदांचे अध्ययन अथवा अध्यापन करील त्याचा अधपात होऊन धर्माज्ञेविरुद्ध चालणाऱ्या त्या गुरुशिष्यांमध्ये स्नेहवा न राहता द्वेषभाव उत्पन्न होईल वेद कसे शिकवावे व शिकावे तो प्रकार मी तुला निरूपण केला ही माझी शिकवण नीट लक्षात ठेवून शिष्यांना वेद शिकवा म्हणजे ते तुमचे उपकृत होतील ओम तत्स